पुस्तक पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास भाग जीवन चरित्र, लेखक द्वारकानाथ गोविंद वैद्य वाचक विद्या पाटील एक पूर्ववृत्त पंडिता रमाबाई अठराशे ब्याऐंशी साली पुण्यात येऊन दाखल झाल्या व आपल्या स्वीकृत व्रतानुसार कामास लागल्या त्याबरोबर त्यांच्याविषयी ज्याप्रमाणे लोकांमध्ये अधिक आदर उत्पन्न झाला त्याचप्रमाणे या बाई कोण यांचे मूळ घर कोठे यांचे वडील जर जुन्या वर्णातले तर त्यांचे शिक्षण इतके कसे झाले याचा लोका होई ना, कोणी नाना प्रकारच्या गप्पा उठविल्या तेव्हा हे बरे नाही असे जाणून रा रा सदाशिव पांडुरंग केळकर यांनी पंडिताबाईस आपले वृत्त लिहावयाची विनंती केली त्या विनंतीस मान देऊन पंडिता रमाबाईंनी आत्मचरित्र लिहिले व ते आमच्या सुबोध पत्रिकेमध्ये त्यावेळी प्रसिद्ध झाले वस्तुता पंडिता रमाबाई ख्रिस्ती झाल्या व आपल्या सदनातील स्त्रियाविषयीची त्यांची धर्मासंबंधची तटस्थ वृत्ती नष्ट झाल्या दिवसापासून हिंदू महाराष्ट्र त्यांना त्या हिंदू महाराष्ट्रातल्या मुकल्यासारख्या झाल्या तथापि त्यांचे चरित्र आजही महाराष्ट्रास अत्यंत बोधप्रद असे असल्यामुळे व ते सर्व कोटे स्वतंत्रपणे प्रसिद्ध न झाल्यामुळे नवयुगाच्या वाचकांसाठी रमाबाईच्या आत्मवृत्ताच्या आधारे त्यांचे पूर्ववृत्त थोडक्यात या लेखाचा दुसरा भाग म्हणून आम्ही येथे सादर करीतो रमाबाईंचे वडील शास्त्री डोंगरे हे घरचे संपन्न असून दक्षिण कांडा मंगळूर जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या माळहिरबी नावाचे गावात राहत सुमारे बारा वर्षाच्या वयात त्यांचे पहिले लग्न झाल्यानंतर कोणाला न सांगता ते घरातून पळून शृंगेरी नावाच्या शंकराचार्याच्या संस्थानात गेले आणि ब्रह्मीभूत नृसिंह सरस्वती शृंगेरी मठाचे अधिपाती यांच्याबरोबर एका गुरुजवळ त्यांनी चांगल्या प्रकारे वेद्याध्ययन केले पुढे त्यांचे वय अठरा वर्षाचे असता ते तसेच निघून पुण्यास आले आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे गुरु कै वे शा रामचंद्र शास्त्री साठी यांच्याजवळ संस्कृत करू लागले ते पुण्यामध्ये शास्त्राध्ययन करीता सुमारे चार वर्ष राहिले होते त्यावेळेस श्रीमंताच्या वाड्यात त्यांचे रामचंद्रशास्त्रांचे शिष्य या नात्याने जाणे येणे असे तेव्हा श्री बाजीराव साहेबांची पत्नी श्रीमती वासनसीबाईसाहेब यास रामचंद्र स्वामी हे पेशव्यांच्या सूचनेवरून संस्कृत रघुवंश काव्य शिकवित असत सदरभू बाईसाहेबांची वाणी फार मधुर आणि शुद्ध असून त्या वाणीस माणिक कांचनयोगाप्रमाणे संस्कृत भाषा तशातून कालिदासाची कविता यांचा सहयोग झाल्याने फारच सौंदर्य येईल बाईसाहेबांनी जेव्हा ते श्लोक म्हणावे त्यावेळेस रमावाईंच्या वडिलांनी ते ऐकून फारच संतुष्ट व्हावे तेव्हापासून त्यांनी आपल्या घरी जाऊन घरच्या स्त्रियास संस्कृत भाषा शिकविण्याची प्रतिज्ञा केली पुढे अठराशे अठरा इसवीत श्रीमंतनचे राज्य इंग्रजांनी घेतले तेव्हा ते पुण्याहून ते ते ब्रह्मावर्ताकडे रवाना झाले त्यांच्या पाठीमागून रामचंद्र शास्त्री यांनी आपला प्रिय शिष्य अनंत शास्त्री असे उपपद देऊन मोठ्या दुःखाने त्यास आपल्या घरी जाण्याची रजा देऊन आपण ब्रह्मावर्तात चालते झाले मग अनंत शास्त्री परत आपल्या घरी गेले तेते त्यांचे वडील आळशी असून गृहकृत्य नीट रितीने चालवीत नसत म्हणून कार्य झाले होते ते करण्यासाठी अनंत शास्त्री पुन्हा घरातून निघाले आणि मैसूर राजधानीच गेले तेथे म्हैसूरचे महाराज कृष्णराज वडेर हे असून त्यांचे मुख्य राजा पंडित रामशेषशास्त्री द्रविड यांच्या पदरी होते ते रामचंद्रशास्त्री साळे यांचे शिष्य शास्त्री यावर अतिशय प्रीती करीत असत त्यांनी अनंत शास्त्रांची आणि कृष्णराज महाराजांची गाठ घालून दिल्यावर अनंत शास्त्रांची विद्वत्ता पाहून महाराज खुश झाले आणि एकदम पंचवीस हजार रुपयांची देणगी अनंतशास्त्रास दिली महाराजांच्या मनाचा कल काही विलक्षण असून ते मोठे उदार होते म्हणून त्यांनी एवढी मोठी देणगी एकदम दिली असे वाटते पुढे येऊन जाऊन दहा एक अनंत अनंतशास्त्रांनी त्यांचे पदरी राहून काढली महाराजांनी त्यास त्या पहिल्या चालीप्रमाणे पालखी चौऱ्या वगैरे उत्तम मान आणि पुष्कळ रुपये बक्षीस दिले होते पुढे काही दिवसांनी वडिलांच्या मनात सहकुटुंब काशी यात्रा करण्याच्या आल्यावरून कुटुंबातील आणि इतर पुष्कळ माणसेबरोबर घेऊन अनंतशास्त्री आपल्या वडिलांबरोबर काशी यात्रेस निघाले त्यांच्याबरोबर एक पालखी दोन गाड्या बारा घोडे आणि भोई वगैरे चाकर आणि कुटुंबातील मिळून साठ मासे होती हे सर्व खटले वाटेत जाताना काही नुकसान होऊ नये म्हणून जाताना अनंत अनंतशास्त्रांना आपल्या सईचा एक रहादारी नावाचा परवाना दिला होता त्यात त्यांनी अनंतशास्त्रांची माहिती देऊन या देशातील राजे राजवाडे सरदार वगैरे बडे लोकांस वाटेने अनंतशास्त्रांचा चांगला बंदोबस्त ठेवावा अशी विनंती केली होती हा परवाना घेऊन ते काशीच गेले तोच रस्त्यात त्यांची पहिली पत्नी यमुनाबाई ही संग्रहणी रोगाने वाढली या बाईला संस्कृत शिकविण्याचा अनंत शास्त्री यांनी पुष्कळ प्रयत्न केला आईबापांची त्यास अनुमती नव्हती व पत्नीही शिकवण्यास तयार नव्हती त्यामुळे त्यांचे बे जागच्या जागीच राहिले तिच्या पोटी पुष्कळ मुले झाली होती त्यापैकी एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले मात्र वाचली नंतर काशी वगैरे त्रिस्थळी यात्रा करून अनंत अनंतशास्त्रांनी आपल्या वळीलास खटल्या सहित परत घरी पाठविले आणि आपण तेथील षटशास्त्र निष्णात प्रसिद्ध पंडित भाऊ शास्त्री वियोगी आणि प्रसिद्ध तैत्यात्िक गणेशशास्त्री दातार पाशी राहून चार वर्ष सतत दर्शनशास्त्राचे अध्ययन केले यापूर्वी अनंतशास्त्री शैवमतावलंबी असून अद्वैतवादी होते परंतु न्यायदर्शनाच्या अयोध्यनं त्याचे अद्ताचे बंड अगदी न्यायचे झाले ज्या मनात ईश्वराचा आणि प्राण्यांचा सैव्य सेवक भाव आहे असे मत त्यास पसंत पडून पुढे तेथेच वैष्णव दीक्षा घेतली नंतर ते नेपाळात गेले तेथील राजाने त्यांचा सन्मान फार चांगल्या रीतीने केला आणि त्यास एक पालखी दोन हत्तीची पिले एक कस्तुरी मृग नाझनी समवेत आणि पुष्कळ द्रव्य असे त्यास बक्षीस देऊन पाठविले तेथून परत येतेवेळी वाटेत हत्तीची पिले एकाएकी मरून गेली परंतु त्यांच्या रश्मी आणि वना तिच्या झुली व कस्तुरी मृगाच शरीर नक्ळच्या आठवणीकरिता पुष्कळ दिवसपर्यंत ठमाबाईंनी लहानपणी पाहिली होती नंतर अनंतशास्त्री गुजरात दक्षात पर्यटन करण्याच्या इराद्यानिजात होत इतक्यात पर्यटन मुक्कामी रमाबाईंच मातामह माधवराव अभ्यंकर हाशी यात्रेत चालल होत्यांची आणि यांची भीझ झाली अभ्यंकरांची कन्या अंबाबाई ही त्याव नऊ वर्षांची होती माधवराव आज काल विषयात्वामुळे त्यावेळेस फार दारिद्र्य आले होते सन अठराशे अठरातील राज्यक्रांतीच्या लुटालुटीत वाई मुक्कामी लुटारू लोकांनी त्यांचे पुष्कळ जळव लुटले त्यांचे घर मोजे वाईसस होते माधवराव स्वतः काही दिवस पुणे मुक्कामी राहून इंग्रज सरकारचे पदरी करीत असत पुढे काही कारणावरून त्यांचे वरिष्ठांबरोबर वयमनस्थ झाल्याकारणाने त्यांनी चाकरी सोडली परंतु सरकारने मेहरबानी करून त्यांचा दक्षांत होईपर्यंत त्यास पेन्शन चालू ठेवले होते वर सांगितल्याप्रमाणे चाकरी सोडल्यावर त्यांनी घरदार विकून काही पैसे जमा करून साष्टांग नमस्कार घालीत काशी यात्रेत जाण्याचा बैठ कला त्याप्रमाणेच करीत ते पैठणपर्यंत गेल परंतु अशा अचाट श्रमाच्या कृत्याने त्यांचे अंग सुजून ते अंथ्रुणास डकले पुढे काही दिवस तिथ राहून ते बरे झाले परंतु त्यांच्याजवळ खर्चास काय ते चौदाच रुपये राहिले होते अशा स्थितीत दोन लहान मुले आणि पूर्वगर्भी स्त्री बरोबर घेऊन कोठे जावे अशी काळजी करत असता पैठण मुक्कामी माधवरावास अनंत शास्त्री भेटले तेव्हा त्यांचे वय सुमारे चौवेचाळीस वर्षाचे असून शरीर बलिष्ट आणि चेहरा फार तेजस्वी होता माधवराव त्यास ते भेटले तेव्हा त्यांनी त्यांची सर्व माहिती विचारून ठेवली आणि त्यांची विद्वत्ता रूप गंभीर स्वभाव आणि संपत्ती हे सर्व गुण पाहून आपल्या उपवर झालेल्या कन्येचे अनंतशास्त्राबरोबर लग्न करून दिले व आपण आपल्या धाकट्या कन्येस विवाहित कन्येबरोबर देऊन तिला पतीबरोबर पाठवून तसेच पुढे काशीस चालते झाले इकडे अनंत अनंतशास्त्री अनायासे लब्ध नव विवाहित वधूला तिच्या भगिनीसह घेऊन परत आपले घर माळहेरवी येथे गेले तेथे जाताक्षणीस लहानपणी पुण्यास असताना मनात धरलेल्या आपल्या घरातील स्त्रियास संस्कृत भाषा शिकविण्याचा हेतू सिद्धीस नेण्याचा उपक्रम केला यापूर्वी त्यांनी पुष्क देश पर्यटन करून जे ज्ञान मिळविले होते त्याच्या योगाने ते जुनाट चालीचे होते तरी देवभोळेपणा त्यांच्या मनात अगदी नव्हता त्यांनी आपल्या घरी होत असलेले कुळधर्म भूतांच्या पूजा वगैरे वेळेपणाचे विधी चटसारे बंद करून टाकले होते हरितालिका चंपाषष्टी गणेश चतुर्थी वगैरे हिंदू लोकांची व्रते ते आपल्या घरात कोणाला करू देत नसत ते वैष्णव होते म्हणून तेवढ्या मनाच्या अनुरुधाने एक एकादशी व्रत मात्र करीत असत बाकी भूत प्रेत पिशाच, ग्रह देव राक्षस वगैरेच्या पूजा किंवा यानं कल्यापासून त्याकडून होणाऱ्या उपद्रवास तृष्णासारखेही मोजित नव्हत या आपल्या तरुण पत्नीच्या शिक्षणासाठी अनंतशास्त्रांनी फार त्रास सोसल घरातील वडील माणसांची अनुमती नाही एवढेच नव्हे तर विरोध स्वतःपुरता विचार करण्याचे सामर्थ्य अद्याप पत्नीच्या ठिकाणी आलेले नाही अशा स्थितीत त्यांनी तिच्या शिक्षणास निर्धाराने प्रारंभ केला त्रास होऊ लागताच त्यांनी आपले घर सोडून ते रानात एक झोपडी बांधून राहिले प्रथम राणात गेले त्यावेळी तिथे झोपडीही नव्हती पहिल्या रात्री पासोडी घुरघटून भीतीने गांगरलेली लक्ष्मीबाई डोळे झाकून पडली असता एक भला थोरला वाघ ही दोघे निजली होती त्याच्या आसपास येऊन मोठमोठ्याने किंकाळ्या फोडून आपले अस्तित्व अनुभवास आणून देऊ लागला त्या त्यावेळी या नऊ वर्षाच्या लक्ष्मीबाईची भीतीने किती गाळण उडाली असली पाहिजे याची कल्पना करावी वर म्हटल्याप्रमाणे लक्ष्मीबाईंनी पासोडीमध्ये आपल्याला गुंडाळून घेतले व अनंतशास्त्री रात्रभर पहारा करीत बसले मग दुसऱ्या दिवशी त्याने काटेकुटे जमा करून एक खोपट तयार केले व तेथे -ते लक्ष्मीबाईचे शिक्षण सुरू झाले पुढे पुढे शहरातील इतर विद्यार्थीही अध्यापनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले व त्यामुळे त्यांची बरीच प्रसिद्ध झाली पत्नी संस्कृत विद्या शिकवू लागल्याकारणाने आणि आपले पहिले मत बदलून नव्या मताचा स्वीकार करून घरी कुलाच्या रीतीप्रमाणे चालू असलेल्या भूत प्रेत ग्रहाधिकांच्या पूजा बंद केल्याने त्यांच्या जातीचे लोक त्यांचा द्वेष करू लागले परंतु त्या कृत्यास अनंतशास्त्रांनी न बिता आपला वर्तनक्रम यथास्थितीच चालू ठला तेव्हा उड्डुपी ध्रि त्यांच्या धर्मगुरुजवळ लोकांनी पुष्कळ चहाड्या सांगून त्या जातीबाई टाकण्याला सुचविल गुरुंनी अनंत शास्त्रास आपल्या मठात बोलावून जात बहिष्कृत करीतो अस सांगितल्यावर माझा काय अपराध आह असे विचारल्यावरून श्रियास संस्कृत शिकविण्याचा अधिकार नसता तुम्ही आपल्या बायको शिकवून शास्त्राविरुद्ध आचरण करता हा तुमचा अपराध आहे अस त्यावर अनंत अनंतशास्त्रांनी मी बाबा वाक्य वाक्यप्रमाण मानित नाही मी शास्त्राविरुद्ध आचरण करीतो असे आपण कशावरून समजता आणि स्त्रीजनांकडून संस्कृत अध्ययन करविणे जातीभ्रंशकारक पाप आहे असे कोणत्या धर्मशास्त्रात आहे हे मला सांगावे असे म्हटल्यावर काही दिवसांनी त्या धर्मगुरूकडून शिरूर सोदे मुक्कामी एक मोठी पंडितांची सभा भरविण्यात आली त्या ठिकाणी कर्नाटक प्रदेशातील प्रसिद्ध विद्वान आचार्यशास्त्री आणि पुराणिक मिळवून सुमारे चारशे लोक अनंत अनंतशास्त्रांच्या मताविरुद्ध वाद करण्यास तयार होऊन आले होते त्यावेळेस अनंतशास्त्रांनी पुष्कळ श्रुती स्मृती संग्रह पुराणे आणि इतिहास यामधून स्त्रिया शास्त्राध्ययन करण्याचा अधिकार आहे या अर्थाची वचने गोळा करून एक ग्रंथ लिहिला आणि तेथे -ते सभेत जमलेल्या पंडितांबरोबर एक एकसारखा दोन महिने वाद करून शेवटी आपला पक्ष सिद्ध केला आणि आपण लीला ग्रंथ प्रमाण असून सर्वस मान्य आहे या अर्थाच्या सह्यातील दोन मुख्य विद्वानांकडून करून घेतल्या तो ग्रंथ हस्तलिखित असून रमाबाईंनी पाहिलाही होता परंतु या देशामध्ये छापखाने नसल्या त्या ग्रंथाची प्रसिद्धी झाली नाही आणि वर्तमानपत्रे त्यावेळेस नव्हती म्हणून सदर्व बड्या सभेची आणि वादाची हकीगत इकडे कोणाच्या ऐकण्यातही नाही अनंतशास्त्रांनी ही ना हकीगत अनंत आणि ग्रंथ लिहून ठेवला होता म्हणून त्यांच्या मुलास पहावयास मिळाला होता परंतु मोठ्या दुःखाची गोष्ट ही आहे की तो ग्रंथ रमाबाईंच्या हाती आला नाही ना तर त्यांनी तो लोकास सादर केला असता व त्यामधील काही उतारे घेतले असते किंवा सवर सापडल्यास तो ग्रंथ छापून प्रसिद्धही केला असता रमाबाईचे तीर्थरुप सुमारे 1871-72 बहात्तर साली पुण्याहून कर्नाटक देशात परत गेले ते वेळेस त्यांनी पुष्कळ पुस्तके आणि इतर सामान पुणे मुक्कामी त्यांचे कोणी आप्त आहेत त्यावर विश्वासून त्यांच्या घरी ठेविली, त्यामध्ये सदरहू ग्रंथ होता आता अनंतशास्त्री वारले आणि त्यांच्या कुलात मीच काय एकटी राहिलेली आहे म्हणून आमच्या वडिलांची पुस्तके मला कृपा करून आपण द्यावीत अशी रामाबाईंनी सदरभू गृहस्थांजवळ पुष्कळ वे विनंती केली तरी ती त्यांनी दिली नाहीत बरे ती पुस्तके म्हणजे त्यांच्या काही उपयोगाचीही नव्हती असून ती त्यांना का मिळाली नाहीत हे कळत नाही असो याप्रमाणे वादात जयी होऊन अनंतशास्त्री आपल्या घरी परत गेले तेव्हापासून त्यांनी सर्व लोक चांगले ओळखून ठेव पुढे त्यांनी कोणापाशी अन्न व्यवहार वगैरे संबंध ठेवला नाही याचा हेतू जनसमाजाचे त्यांच्यावर अधिपत्य चालू नये एवढाच होता ते समाजाविरुद्ध कोणतेही कृत्य करू लागले आणि समाजाने जर त्यास त्याने अर्थळा केला तर ते स्पष्ट सांगत की मी तुम्हा बरोबर कोणत्याही प्रकारचा संबंध ठेविला नाही तुम्ही माझ्या कामात विनाकारण ढवळाढवळ करू नये कर्तव्य आणि अकर्तव्य त्याचे ज्ञान माझ्या पुरते मला आहे मी एका ईश्वराला भिऊन चालेन पण त्याज्य कृत्यात समाजाला भिवून त्याच्या स्वाधीन होऊन राहणार नाही माझ्याशी समाजापैकी कोणाला वाटेल त्याने संबंध ठेवावा नाही त्याने ठू नय ज्या अरण्यात अनंतशास्त्रांनी आपला आश्रम स्थापिला त्यास गंगामूल अरण्य म्हणतात सदरू अरण्यात गंगामूल अरण्य पडण्याच कारण त्या ठिकाणी प्रसिद्ध तुंगा भद्रा आणि नेत्रावती अशा नद्यांचा उगम आहे गंगा मूल या अरण्यास तुंग बद्रेचा उगम पाहण्यासाठी मधून मधून करू लोक जात असतात परंतु तेथे अनंत शास्त्री गेले त्यावेळी कोणाची वस्ती नव्हती सुमारे सहा कोस आसपास बळगी नावाच्या अत्युच्च वृक्षांची किर झाडी आहे आणि त्या जंगलात वाघ अस्वले रानडुकरे वनगाई लांडगे कोल्हे वगैरे क्रूर श्वापदे पुष्कळच आहेत पहिल्याच दिवशी वाद्या संबंधाचा अनंतशास्त्राचा अनुभव वर आलाच आहे त्या ठिकाणी वर्षातून आठ महिने सतत पाऊस पडत असतो यात्रेकरू लोक तेथे जातात पण तीन दिवसांहून जास्त दिवस तेथे राहत नाही कारण तेतील देवांना व ऋषींना ते खपत नाही ना ना देवाकडून वाघ वगैरे क्रूर प्राणी खावायस वनवा पेटतो असा यात्रेकरूंचा समज आहे परंतु अनंतशास्त्री असल्या वाडांवर विश्वास ठेवणारे नव्हते त्यांनी हळूहळू त्या अरण्यात आपला संसार सुंदररीतीने थाटला डोंगराच्या माथ्यावर सपाट जमिनीत सुमारे एक मैल औरस चौरस जागेतील जंगल कापून जागा स्वच्छ करविली आणि तुंगा नदीच्या तिरी स्वतःला राहण्यासाठी घर बांधविले त्याचप्रमाणे आल्या गेल्या यात्रेकरूंसाठी आणि आपल्या शिष्यवर्गासाठीही त्यांनी बांधविले जेथेपूर्वी भयंकर वन होते तेथे ते एक टुमदार गाव त्यांनी वसविले जेथे वाघासारख्या हिंस्र पश्पासून बचाव करण्यासाठी प्रथम दिवशी अनंत अनंतशास्त्राला रात्रभर पहारा करावा लागला तेथे शंभर सव्वाशे गुरे 7-8 कुटुंबातील माणसे स्वतःच्या कुटुंबातील 20-21 माणसे व विद्यार्थी आनंदाने सुखाने व वा निर्भयतेने वावरू लागले या ठिकाणी लक्ष्मीबाईंनी एक लहान व सुंदर बगीचा केला होता त्यात तिने चाफा गुलाब व इतर फुलझाडे त्याचप्रमाणे आंबे फणस वगैरे फळ स्वतः लावली होती अठराशे सालपर्यंत तरी ती तेथेच असून रमाबाईंनी म्हटल्याप्रमाणे मातुश्रीच्या सदाचरणाबद्दल व वडिलांच्या धैर्याबद्दल साक्ष देत होती पुढे त्यांचे काय झाले हल्लीत जंगल माजले आहे किंवा कसे ते कळावायस आज मार्ग नाही गंगामुल अरण्यात वाच असतोपर्यंत संसाराचे सर्व काम लक्ष्मीबाईवरच पडत असे तथापि एवढ्या मोठ्या खटल्याचे काम ती एकटी दक्षतेने पाहत आली पुढे यांच्या दक्षतेची अनेक पटवाढ रमाबाईंमध्ये झाल्याचे दिसून आले लक्ष्मीबाई शंभर सव्वाशे गुरे वीस एकवीस मानसे यांचा संसार पाहत होते, पण रमाबाई तर एक, एक तीन हजार मुलींचा संसार पाहत होत्या अनेक कुटुंबे स्वतः जमवून आणत होत्या व सर्वांचा योगक्षेम स्वतः पाहत होत्या मातुश्रीच्या दक्षतेचीही कन्येमध्ये झालेली अशी वाढ कोठे आढळली आहे काय रमाबाईच्या मातुश्रीविषयी विशे एक विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की एवढ्या मोठ्या खटल्याचे काम या स्वतः जरी चालवित होत्या तरी त्यांनी आपले ज्ञानार्जनाचे पवित्र कार्य सतत चालू ठेवते दिवस मेहनत घेऊन संस्कृत व्याकरण व न्यायशास्त्र यांचा त्यांनी फार चांगला अभ्यास कला इतका की अनंत अनंतशास्त्री काही विशेष कामासाठी जेव्हा पर जात त्यावेळी शिष्यांना पाठ देण्याचे काम स्वतः लक्ष्मीबाई करीत असत त्या ठिकाणी अनंतशास्त्री बारा वर्ष राहिले व त्या सहा मुले झाली पैकी तीन मुलगे लहानपणीच वाढले ज्येष्ठ कन्या तुंगभद्रा उर्फ कृष्णाबाई पुत्र श्रीनिवास उर्फ नारायण व ही मागे राहिले रमाबाईचा जन्म गंगामूल अरण्यास शके सतराशे ऐंशी साली सन अठराशे एप्रिल महिना वैशाख शुक्ल दशमी रोजी प्रातकाळी झाला कृष्णाबाईच्या बाबतीत अनंतशास्त्रांची फार मोठी निराशा झाली आपल्या पत्नीला ज्याप्रमाणे आपल्याला सुशिक्षण देता आले त्याप्रमाणे आपल्या मनाप्रमाणे आपल्या मुलीचे शिक्षण चालवावे असा त्यांनी विचार चालविला होता व शिक्षण पूर्ण वावे म्हणून निदान वीस एकवीस वर्षापर्यंत तिचे लग्न उरकून घ्यावायाचे नाही असा ते निश्चय करीत होते तोही बातमी त्यांच्या मातोश्रीच्या काणी गेली आपल्या मुलाचा हा विचार त्या म्हातारीला बिलकुल पसंत पडला नाही प्रत्यक्ष सुने आपल्या सुनेचे शिक्षण झालेले तिने पाहिले आपल्या मुलाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यास आपल्या सुनबई पाठ देत असतात हे मातारी पाहत होती त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनर्थ कोसळल्याची जागृती नव्हती तरीपण कृष्णीचे आधी लग्न उरकून घे माझ्या देखत ती उजविली जावी असा मातारीने हट्ट घेतला व अनंतशास्त्री त्यास बळी पडले परंतु आपल्या दृष्टीने त्यांनी एक मोठी खबरदारी घेतली होती आपल्या मुलीच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी कृष्णाबाईच्या नवऱ्यास आपल्या कुटुंबात ठेवून घेतले व दोघांच्याही शिक्षणास प्रारंभ केला परंतु जावई बोवानी लवकरच आपले खरे स्वरूप दाखवाय सुरुवात केली त्यांनी अभ्यास न करण्याचे व्रत उचलले वाईट संगतीला ते लागले व एके दिवशी घरदार सोडून पळवून गेले या जावयाने असा प्रकार केला तर वडील जावयाने कृष्णाबाईची सावत्र बहीण सासऱ्याला धुळीरा मिळण्याचे मार्ग पत्करी अनंत शास्त्री गंगामूल अरण्यात राहत त्यांनी शहरातील वडिलार्जित मिळकतीची व्यवस्था पाहवायास फावत म्हणून त्यांनी जावईबोआवास कुलमुक्त्यावर नेहमी जावई बोआ शिरजोड झाले त्यांनी कर्ज केले वाईट छंद त्यांना लागले व ते सर्व कर्ज निवारण्यासाठी अनंत शास्त्रांना आपल्या वाट्याचा भाग विकून टाकावा लागला याचवेळी रमाबाईच्या सावत्र भावाने भांडून आपला अर्धा हिस्सा घेतला त्यामुळे सर्व कर्ज वाहण्यासाठी शास्त्रोबोना आपल्या सर्व घरादारावर तुळशीपत्रे ठेवून मुलाबाळांसह बाहेर पडावे लागले एत पासून अनंतशास्त्रांच्या कुळाला उतरती कळा लागली लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलीच्या रमाबाईच्या शिक्षणाची मुळीच हैगई होऊ दिली नाही प्रवास करीत असताना त्यांना पुष्कळ पैसे मिळत त्यांचा मान सन्मानही होई। परंतु हा पैसा त्यांच्याजवळ राहिला नाही रमाबाई म्हणतात एकदा तर आमच्या वडिलांना एक रुपयांचा फायदा झाल्याचे मला आठवते हे एवढे रुपये कोठे गेले व त्या कुटुंबाला गावोगाव अखेर फिरावे का लागले याचा खुलासा आम्हाला उपलब्ध माहितीच्या आधाराने करता येत नाही एवढे खरे तथापि अनंतशास्त्रांच्या हातून झालेला आणखी एक चुकीचा येथे उल्लेख केला पाहिजे कृष्णाबाईचा वीस एकवीस वर्षापर्यंत विवाह करणे बरे नाही असे त्यास वाटत होते व आपणहून रमाबाईच्या विवाहाचा विचार करावायचा नाही असा ज्यांनी निश्चय केला होता त्याच अनंतशास्त्रांनी प्रवासात असताना आपल्या मुलाचे स्त्रीनिवासाचे लग्न त्याच्या अठराव्या वर्षी त्याला पसंत नसणाऱ्या मुलीशी उरकून अनंत अनंतशास्त्रांच्या हातून ही चूक कशी झाली याचा मात्र उलगडा रमाबाईंना करता आला नाही या कुटुंबान सात वर्ष गोगलगाईप्रमाणे आपराड पाठीवर ठ्रन काढली पुढपुढं सर्वांच अतिशय हाल झाल अनंतशास्त्रांचा वृद्धापकाळ झाला त्यांची दृष्टी नष्ट झाली ज्या कुटुंबामध सव्वाशोर होती तिथे मध्यान्नाची पंचायत पडू लागली या आपत्तीच्या काळात या कुटुंबाने दिवस कसे काढले याचे वर्णन वाचून आज अंगावर शहारे उभे राहतात देवाने पुन्हा चांगले दिवस दाखवावे म्हणून जवळचा पैसा दान दर्मात खर्च करणारे कुटुंब दूरदर्शी असे कोण म्हणेल दूरदर्शित्व अथवा परहित हानी न करिता स्वार्थाची जोपासना करणे हे गुण या कुटुंबापैकी एकाही व्यक्तीत नव्हते दोघी मुली व मुलगा यांचे शास्त्रज्ञान पुष्कळ होते भागवताचे हजारो श्लोक रमाबाईच्या मुखोद्गत होते आणि रा श्रीनिवास हे तर फार चांगले शास्त्री होते पण अशा आपत्तीच्या वेळी विद्वत्तेचा बोज राखलाच जर जाता तर कोणीही विद्वान मनुष्य केवळही गरिबीत नसता असो देवाना नवस कर यात्रा कर दान धर्म कर यात होते नव्हते ते पैसे घालविल्यावर काळ कठीण जवळचे धान्य संपले अकरा दिवस अकरा रात्री झाडाचा पाला खजुरीच्या थोड्या बिया व पाणी यावर दिवस कंठीले सर्व माणसे दिवसेंदिवस अधिकाधिक अशक्त होऊ लागली आणि मरणावाचून दुसरा मार्ग नाही असे वाटू लागले सर्वांना मरण बरे वाटू लागले सर्व मरणास तयार झाली परंतु अनंतशास्त्री सर्वात वडील म्हणून त्यांनी जलसमाधी घेण्याचा विचार कायम केला जलसमाधी म्हणजे आत्महत्या नव्हे त्यांनी कुटुंबातील सर्व व्यक्तींची एकामागून एक रजा घेतली व अखेरीस रमाबाईंची पाळी आली डोळ्यांनी दिसत नव्हते तरी रमाबाईंना घट्ट धरून म्हाताऱ्याने कुरवाळीले व खोल गेलेल्या आवाजात त्यांनी पुढील आशयाचे उद्गार काढिले बाळे मी तर आता जातो परंतु माझे तुझवर किती प्रेम आहे याचे नित्य स्मरण ठेव जे सत्य नित्य व धर्म्य आहे तेच तू तू जर जगली वाचलीस तर नित्य देवाच्या मार्गात रहावं नित्य देवाची सेवा करणे हेच तुझे ध्येय असू दे तू माझे ज्याप्रमाणे शेवटले बालक त्याप्रमाणे तू सर्वाहून अधिक प्रिय आहेस तुला मी देवाचा स्वाधीन केले आहे तोच तुझे रक्षण करील त्याची सुजावर सत्ता आहे आणि त्याची तू सेवा केली पाहिजेस हा प्रकार श्रीनिवासास पहावेना त्याने वडिलात जनसमाधी घेऊ दिली नाही व वाटेत मोलमजुरी करून कुटुंबाचा चरित्रार्थ चालविण्याचा निश्चय केला व कुटुंब काही कालासाठी जे रानात गेले होते ते शहराकडे आले वाटेत एक देऊळ लागले तेथे मुक्काम करावायचा विचार केला कारण उपाशीपोटी पुढे पाऊल पडणे शक्य नव्हते त्यांची इतकी करुणाजनक स्थिती होती तरी देवळाचे रक्षण करणाऱ्या ब्राह्मणाला त्याची दया आली नाही व त्याने देवळातून त्यांना हाकलून लावले अशा कष्टमय स्थितीत असतानाच म्हाताराने परलोकची वाट धरली श्रीनिवास व रमाबाईने कवाड कष्ट करून आपली उपजीविका करावी इतक्यात रमाबाईच्या सर्व कर्तृत्वशक्तीचे मूळ जी त्यांची मातुश्री श्री लक्ष्मीबाई त्यांनी अंतरुन धरिले पैसा टक्का टक्काजवळ नाही भरपूर दूध नाही लोकांची मदत नाही अशा स्थितीत भूकेने वळवळणाऱ्या मातुश्रीसाठी एक भाकरीचा चटकोर मागण्यासाठी रमाबाईंना शेजारच्या घरी याचना करावी लागली माझी आई फार आजारी आहे तिच्यासाठी थोडी भाकर द्याल काय असे डोळ्यात आस्रे आणून म्हणताना रमाबाईच्या मनामध्ये किती विचार आले असतील आपले पूर्ववैभव कसे दृष्टीपुढे आले असतील याची आज आपण केवळ कल्पनाच केली पाहिजे मृत्यूची वाट पाहत असलेली ती वाई बाकरीच्या तुकड्यासाठी कोठे थांबणार ती मरणोन्मुख स्थितीत असताना भाकर आली आणि पुढे लक्ष्मीबाईचे प्राणोत्क्रमण झाले पण पुढील व्यवस्था कशी लावायची हे या दोन उड्या पडलेल्या मुलांना कळेना कोणाचे सहाय्य नाही पैशाचे पाठबळ नाही रायचूर शहरात लोकांची ओळख नाही अशा स्थितीत चार माणसंही मिळण्याची पंचायत पडली कोणा शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या हातापाया पडून दोघे गृहस्थ खांदा द्यावयास पुढे आली आणि स्त्रीनिवास आणि रमाबाई यांनी खांदे देऊन आपल्या मातुश्रीची प्रेतयात्रा काढली तीन मैल पल्ला चालावायचा असल्यामुळे आणि रमाबाई ठेंगण्या असल्यामुळे त्यांना आपल्या डोळीवर तिरडी ठेवून चालावे लागले यानंतर पिता व माता यांच्या मृत्यूनंतर उघडी पडलेली ही मुले प्रवासास निघाली प्रवास करीत असता उपजीविकेसाठी त्यांनी वाटेल ते काम करावे कधी काम मिले, कधी उपवास काढावा लागे अशा स्थितीत ही बईन भावंडे कलकत्ता शहरी आली तेथे आल्यावर त्यांच्या उर्जित कालास पुन्हा प्रारंभ झाला आता रमाबाईचा सर्व प्राण आपल्या बंधूमध्ये अडकलेला होता स्त्रीनिवास शास्त्री चांगला पडलेला विद्वान धर्मनिष्ठ ब्राह्मण होता परंतु प्रवासाच्या दगदगीने विवंचनने त्याची प्रकृती ढासळली व ढाका येथे असताना आपल्या आवडत्या बहिणीला या अफाट जगामध्ये अगदी एकटी टाकून त्यास जावे लागले पंडिता रमाबाईवरील कोणते दारुण प्रसंग स्त्रीनिवास शास्त्री फार दिवस आजारी नव्हते परंतु आपल्या आजाराच्या काळजीपेक्षा रमाबाईचे कसे होईल तिचे संरक्षण कोण करील संकटामध्ये तिला सहाय्य कोण करील याच काळजीमध्ये तो होता व त्याने असे बोलूनही दाखविले त्यावेळी धीर देऊन रमाबाई त्याला म्हणाल्या दादा तू अशाला करतोस, तुझी व काजी, त्या पराशर परमेश्वरा तू काजी करू नकोस अशा प्रकार संकटा रमाबाई परमेश्वरा आधार होता अतिशयोक्तिन परमेश्वर आपवत आधार आ संकट में हाथ देश है अन्भव ये होता व तसे लिहुन ही आ इंडिड इन मै लोनली It इट्स सीम एज इफ गॉड वॉज नियर मी आय फेल्टीज प्रेझेन्स अत्यंत घोर अशा संकटाच्या वेळी रमाबाईंना आपल्या देवाचा आधार आहे असे प्रत्यक्ष अनुभव येत अस महिने आपल्या पतीसमवेत आनंदानेच घालविल्यावरच्या उपद्रवाने त्यांचे पती जेव्हा परलोकवासी झाले तेव्हा सुद्धा त्यांना हा अनुभव झाला व त्यांनी त्यावेळीचाही आपला अनुभव लिहून ठाला आह The great grief draw me, rare to God, I feel that He was teasing me and that if I was not to come to Him, He must Himself draw me. Asha prakare, nir niraya sankadansa anubo ghedgen akheris apali vibhapurvishi prachidnaya purna karnaya saati pandita ramabai apali kanya manoromahis ghiun atrashe benshi sali yeun dha akhal jalea.